वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग तिसावा धर्मप्रिय असणाऱ्या रामाने बाणाने ती गदा फोडली आणि चकित होऊन क्रोधाने तो त्याला म्हणाला राक्षसाधमा हेच का तुझे सारे बळ तू दाखवलेस माझ्याहून तू कितीतरी शक्तीही नाहीस उगीच वल्गना करतोस ही तुझी गदा बाणाने फुटून भूमीवर पडली फुशार मारणाऱ्या तुझ्याच आत्मविश्वासाचा तिने घात केला विषयींचे राक्षसाचे अश्रू धुवून करत म्हणून तू म्हणालास ते सुद्धा तुझे बोल खोटे गरुडाने जसे अमृत काढून आणले तसे तू नीच क्षुद्राचा खोटेपणाचे आचरण करणारा तुझे राक्षसाचे प्राण मी काढून घेतो आता तुझा गळा कापून टाकतो म्हणजे माझ्या पानाने फाडून टाकलेल्या तुझे ताजे ताजे फेसाळ रक्त हे भूमी पिईल सर्व अंग धुळीने भरून दोन्ही हात तुटून गळून पडून अलभ्य सुंदरीचा लाभ झाल्याप्रमाणे भूमीला मिठी मारून तू झोपशील तू राक्षस कुलकलंक कायमची झोप घेत पडलास म्हणजे आसऱ्याला आलेल्यांना हे दंडकवन राहण्याजगे होईल राक्षसा माझ्या शराने हे जनस्थान तुझे मृत्यूस्थान झाले म्हणजे मुनी या सर्वत्र निर्भय होऊन फिरतील बांधव मारले गेल्यामुळे राक्षसी ज्या दुसऱ्यांना भयावह झाल्या होत्या त्या आता अश्रूने तोंड ओले होऊन भयाने दिन होऊन पळून जातील तू असला पती त्या तुझ्या अनुरूप कुलातील पत्न्या आता शोकर असं अनुभवतील त्यांच्या कामना अतृप्त राहतील निर्दय शिलाच्या क्षुद्रात ब्राह्मणांना नित्य शल्य होऊन राहिलेल्या राक्षसा तुझ्यामुळे मुनिलो हवन करताना भयभीत होतात वनात अशा रीतीने प्रक्षुब्ध होऊन बोलत असताना खराने रागाने त्याच्याहून कठोर आवाज काढून त्याची निर्ब्सना केली खरोखर तू गर्विष आहेस यात शंका भय उत्पन्न झाले असताना निर्भय राहिलाय त्यामुळेच मृत्यूच्या अधीन होणारा असताना काय बोलावे काय बोलू नये हे तुला समजेन असे झाले जे पुरुष काळाच्या पाश्यात अडकलेले असतात ते कार्य अकार्य जाणत ने, त्यांची सहाही इंद्रिये नष्टच झालेले असतात असे रामाला बोलून त्या राक्षसाने भूया ओळल्या आणि त्याला जवळच एक मोठा साल वृक्ष दिसला रडात हत्यार म्हणून इकडे तिकडे पाहत असताना त्याने दाताने ओढ चावून तो साल वृक्ष उपटला बाहूने तो हातात झिरून धरून आणि गर्जना करीत त्या महाबलवंताने तो रामावर नेम धरून मिळलास तू असे म्हणून फेकला तो येऊन पडतानाच प्रतापी रामाने बागून बाण तोडून टाकला आणि अंग रणात फोडले त्याच्या एकामागून एक सुटणाऱ्या बाणाने राक्षसाच्या अंगातून फेसाळ रक्त अतिशय गळू लागले जणू प्रस्त्र वन पर्वतातून गळणाऱ्या प्रवाहाच्या धाराच युद्धात रामाने बाणाने मारले खराला जखमी केले तेव्हा तो त्या रक्ताच्या गंधाने मत्त होऊन त्वरेने त्याच्या अंगावर धावून गेला तो रक्त बंबाळ झालेला अस्त्र घेऊन क्रोधाने चालून येत असताना राम झटकन पावले उचलून दोन तीन पावले मागे सरकला मग रामाने जणू ब्रम्हदंडच असा आग्नीसारखा तेजस्वी शर खराचा वध करण्याकरता हाती घेतला तो धीमान देवराज इंद्राने दिलेला शर होता धर्मात्म्या रामाने तो धनुष्याला लावला खरावर टाकला धनुष्य ताणून रामाने सोडलेला तो महाबाण झंझावता श्वेतर खरं भूमीवर पडला वज्राने जसा वृत्र फेसाने जसा नमुची किंवा इंद्राच्या वज्राने मारलेला जसा बर तसा शराने मारलेला खरं खाली पडला यानंतर देवाने चारणांसह दुधुबे वाजवल्या आणि चहूबाजूने पुष्पवृष्टी केली आनंदीत होऊन आणि चकित होऊन त्यांनी रामावर वृष्टी केली जवळ जवळ तीन घटकांमध्ये रामाने धारधार बाणांनी मनात येईल तशी रुपे घेणाऱ्या चौदा हजार राक्षसांच्या त्यांच्या खर दूषण प्रमुखांसह रणात निपात केला अहो काय हे आत्मविश्वासी रामाचे महत्कर्म काय हे वीर्य काय ही दृढता खरोखर विष्णू सारखीच वाटते असे म्हणून ते देव जसे आले होते तसे गेले मग सर राजश्री श्रेष्ठ ऋषींच्या सह आणि अगच्छ्यांसह येऊन अत्यंत आनंदीत होऊन व रामाचा सत्कार करून म्हणाले याच करता महा तेजस्वी स्वर्गराज पुरंदर महेंद्र शरभभंगाच्या पुण्याश्रमाला आला होता महर्षीने युक्तीने तुला या प्रदेशाला पापकर्मी राक्षस शत्रूंच्या वधाकरता म्हणून आणले होते ते आमचे कार्य तू दशरथपुत्रा रामा पूर्ण केलेस आता महर्षींच्या कारण्यात स्वधर्माचे आचरण करीत राहतील यानंतर वीर लक्ष्मण सह पर्वताच्या दुर्गम स्थानातून निघून सुखरूप होऊन आश्रमात आला मग महर्षीने बहुमान केल्यावर विजयी रामाने आश्रमात प्रवेश केला तेथे लक्ष्मणाने त्याचा ते बहुमान केला शत्रूचा नाश करणाऱ्या आणि महर्षीना सुख देणाऱ्या आपल्या पतीला पाहताच वैदेहीला हर्ष झाला तिने त्याला मिठी मारली राक्षसांचा समुदाय मरून पडलेला पाहून जनक कलने अतिशय आनंद झाला आणि राम निकोप राहिलेला पाहून तिला संतोष झाला राक्षस समुदायांचे मर्दन करणाऱ्या आणि आनंदित महर्षींकडून आदर सत्कार रामाला अत्यंत आनंद आनंदोत्फुल्ल बघून मुखाने आलिंगन देऊन जनककन्या अतिशय हर्षित झाली अरण्यकांडाचा तिसावा सर्ग समाप्त